मित्र देवाधी देव त्यामुळे काहीतरी त्याच्या पुढे ठेवाल नाय उपायन आहे आणि द्या सख्यास कल्याणी त्याच्या पुढे ठेवण्याकरता काहीतरी द्या एवढा ऐकल्यानंतर त्या सुधामाच्या वायकोला मोठ वाईट वाटलं म्हटलं घरात काही नाही म्हणून यांना पाठवायचं त्यांना <laughs> तेवढ्या करता काय आता घरात पण मोठी झेराची होती किंवा तसेच बाहेर सरली घरायच्या आणि म्हणाली काहीतरी प्रयत्न करूया शेजारच्या घरा गेली तुला आमचे यजमान द्वारक केला जाणार आहे तिथे देवापुढे ठेवण्याकरता काहीतरी देता का हो? आम्हाला उसमू द्या उसमो मी परत दि्र्याची दरिद्र्याची कोण हो लोक करत नाहीत कदर त्या बाया म्हणायलायल्या ला, शेजारणी पादारणी म्हटलं तुम्हाला उचलत यायच म्हणजे जा घर जाई जा येते कशाला परत आमच्याकडे काही नाही सगळीकडे जा जा जा कशाला याचना करायची आपले यजमान मागत नाहीत तर मी तरी का मागू श्रम करते एका ठिकाणी पोहे कांडायचं काम चाललो तो महाराज म्हटलं तुम्हाला एखादी बाई हवी का मेहनत करते आणि मग ते मालकीण होती ती म्हणाली हो की बिन ह्याची कुठली बाई असली तर चालते कि आम्हाला ना चालेल काय झालं काय आम्ही बोलवायला गेलो नाही काढते म्हटलीस तर का आपल्याला सांगतो चार पाहिल्या पोहे कांडले बाई अन्न एक महिना पोटा कांडू लागली घामाच्या धारा मनात हेतू असा कि लाजे काजे तरी काहीतरी येईल पुष्कळ झालं आपल्याला काय देण्यात त्याप्रमाणे महाराज का आणलो आणि नियमाप्रमाणे झालं का येऊ येऊ एवढच विचारायचं असत की बाई म्हणाली इथेच ये काय करणार का अहो आता आम्ही समजा कीर्तनकार का नाही कीर्तन कीर्तन केलं सवलं वगैरे आणि जेव्हा जायला निघायचं तेव्हा यजमानाकडे बरं उठलं यजमान येता येतो <laughs> याचा ये अर्थ काय ते व्यवहार काय असेल इकडे तिकडे <laughs> <आलो थी। laughs> ते असं म्हणायचं असत काय असेल ते टाका पुढे <laughs> <laughs> म्हणायचं बरा येतो एखादा मालक खमंग असत म्हणतो बा या या बर बर मग आता काय करायच काही म्हणाले की इथे या, या। जी। जी? बोलता आलो ना मुकटाने बाहेर गेल पण काय असेल असं त्याच बाईला लाज वाटली म्हटलं जाऊ नका जरा या काय आहे की मनाची नाहीतरी जनाची सांभाळाला पाहिजे पोहे काही मिळणार नाहीत पण ही अशी झाडली ती नाक आहेत एवढे एवढे कण हे देऊ का ज्या सुद्धा माझ्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं हे सुद्धा बाप ज्यांनी आम्ही बघितलं चालेल मग चिडून जे दोन मुठी तिरातील काढलेलो केर जवळलं दो, तो दिला आणलं ते कस यजमान बसले होते त्यांच्या पुढे नेऊन ठेवलं महाराज आपण जातो म्हणला ना उद्या हे पोह्याचे नाकन ते पोहे बघितल्यावर पृथ्वी पाहता फासला तो सुदामा म्हणे जाणीजे लावा थोर आम परियास बांधावया वस्त्र गैदे गळू लागले फाटकी जीरण जायचे आता हे बांधायच कशात शेवटी देखील ते काढलं त्याची छिद्र चुकवली आणि ते त्यात घालून पोहे उचलले की पोहे खालील वस्त्र राहतात असंच होत याच भोग चुकवलं त्याच भोग कस तरी करून ते पुरचुंडी केलेली पंचपंचौकाली महाराज गर्गाचार्यांच्या मुहूर्तावर ब्राह्ममुहूर्तावर स्वारी उठली आपल्या स्नान वगैरे केलं ईश्वर चिंतन केलं आणि सांगितलं म्हटलं मी येतो हा तितके गेली, आणि त्यांची जी स्त्री चिन्हाला रडवायला सुरुवात केली पुन्हा परत का रडतेस तू सांगितल्याप्रमाणे वास्तविक मी गेलो नसतो पण सांगितलंस तू कधी शब्द न टाकणारी पण टाकरास म्हणून तर मी निघालो आणि असं असून आता एक एकच सांगित महाराज मी मोठी चांदळी या घरातल्या परिस्थितीला बघून आपल्यासारख्या थोराला जाण्याची तस्ती मी दिलेली आहे म्हणून मला वाईट वाटते आमच्या गोवा लोकांचं हे कर्तव्य भारतीय संस्कृतीचं दर्शन यात आहे ते सांगण्याचं आमचं काम आहे बाई म्हणते की आपल्यासारख्या थोराला या दारिद्र्यामुळे तस्ती द्यावी लागते म्हणून मला वाईट वाटते एक करा महाराज जाता तर आपण भिडसतात कुठे काही बोलायचे नाही प्रकृती तुमची अशी आहे खरवडलं तर एवढं मांस नाही निघायचं तर, ना हो। तर जिथे जाल तिथे स्नानाला ऊन पाणी त्यांना मागत जा बर का सुधामा एवढे अधिकारी पण तसेच उभे राहिले होते वास्तविक मी इथं संसारात न राहणारा प्राणी कुठेतरी गेलो तो हिमालयात तपश्चर्या केली असती पण इथं गुंतून राहिलं याच कारण दुसरं तिसरं काही नाही अशी वायक आहे म्हणून अशी वायकाय म्हणून ठीक आहे तुझ्या सांगण्याप्रमाणे करतो असं त्याला आश्वासन दिलं स्वारी निघाली वाटेत जाता जाता जाता निर्णय शुभ शुभून सुरुवातीपासूनच त्यांना एक प्रकारचं आत उल्हास वाटत होता कृष्ण भेटणार नक्की मला असं आत्म वाटत होत तरी पण शुभ शकून झाले असं आहे हे शकून असतात बर का एखादं आपलं काम व्हायचं झालं की ते हटकून व्हायचे मुंसाचं दर्शन होणे नकुल दर्शन काम झालं म्हणून समजा कोल्हा काम झालं म्हणून समजा चाश तो जर डाव्या हाताने गेला काम झालं म्हणून समजा ज्योतिषशास्त्रामध्ये सगळं सांगितलं उपश्रुतीचा शकून गमन प्रसंगी कुणीतरी शुभ बोलाव तुमचं काम नक्की झालंच म्हणून समज तसे हे निघाले तेवढा त्यांना तो उपश्रुतीचा म्हणतात शकून तोही झाला एक बाई येत होती समोरून पहाट झालेली तेवढ्यात कडेवर मूल डोक्यावर पाण्याची भरलेली घाकर सुहासिनी स्त्री आणि ती मुलाला म्हणते हे बघ म्हटला हट्ट करू नकोस घरी गेलास घरी गेलो ना, की नाही आपण मी तुला पाहिजे ते खायला देईन बर का त्याच्याशी बोलते असं शुभ बोलल की समजावं कृष्ण सुद्धा मला पाहिजे ते दिलेशिवाय राहणार अशी खुणगाठ मानली खुणगाट शुभ बोलाव गमन प्रसंगी जाता अशोभ कोणी बोलल की समजावं न जाण बर नेते जाता जाता कोणी जर विचारलं तू ठ्याय जाता काम व्हायचं नाही विशेषतः ही लहान मुलं असतात की त्याला सवय असते बाबा, बा तू ठ आता <laughs> आणि अशी खोड त्यांना लागलेली संस्कृती नाही शिकवलेलो नाही कोणी सवय जर त्या मुलाची घालवायची असेल तर एक उपाय असं त्यानं एकदा विचारलं एकदा क्षम्य आहे आणि एकदा विचारलं की त्याला म्हणायचं कुठ जात इकडे सांगतो जवळ जवळ जवळ इकडे जवळ आलं तर होतोय कोणा आण आवाज असा आहे तर गमन प्रसंगा शोहू बोलाव तसं ते शुभ बोलणं ऐकलं जाता जाता जाता <coughs> गोमती नदी लागली तिथे स्नान केलं पुन्हा <coughs> काय के वाहन आहे का काय आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण पोरबंदर हल्ली जे सौराष्ट्रामध्ये आहे पोरबंदर त्याला पूर्वी सुधामपुरीच म्हणत असत हे सुधामपुरी जायचं ठिकाण का चालत काही खाल्लेलं नाही महिना महिना आणला नाही अशा स्थितीत जेव्हा निघाले हळूहळू ती नदी लागली तिथे पुन्हा स्नान केलं वैष्णवधर्माणे द्वादश तिलक अंगावर एकले संध्या केली नियम सुटायचे नाहीत दारिद्र्य काही नियम सोडा म्हणत नाही कधी आणि निघत जाता चार पावलं टाकल्यानंतर मात्र एक प्रसंग घडला एकदम आठवण आणि मी जातो खरं पण आज इतक्या वर्षांनी मी जात असल्यामुळे मला ओळखील करतो काही जी बेकाय झाली तरी ओळखलच नाही तर आणि शिवाय समजा ओळखल तरी आणखी एक शंका भेडसावतीय जोरात लहानपणीची स्मृती झाली अगोदर भेटणं कठीण भेटला समजा तर त्या आम्ही केलेले लहानपणीचे उद्योग सर त्याच्या लक्षात असतील तर लक्षा तो मुळीच भेट घेणार गणानु कृष्णज्ञाने पहिला गणानु कृष्णज्ञी पहिला राधा मथुने सखा तो पहला मजना भेटर भेटे पूर्वी हो तो सदगुरुजी सदनी सुदामा गोपाल कृष्ण आणि बलराम हे एकाच ठिकाणी सांगितपनी महाराजांच्या इथे विद्याभ्यास शिकायला प्रसंग असा मोठा गमतीदार झाला लहान लहान लहान लहान ही मुलं शिकतात सुधामा हे ब्राह्मण आणि बलराम आणि गोपाल कृष्ण क्षत्रीय पण तुम्ही अगदी बंधुत्वाने राहत असतो त्यात मध्ये त्या गुरुजीनी सांधेपणी महाराजांनी आपल्या बायकोला आप सांगितलं होत गुरुपत्नी बरं होती त्याला सांगितलं होत हे बघ एकांत आपलं फार मोठ भाग्य आहे आपल्या इकडे जे तीन विद्यार्थी जे शिकायला आहेत ना आणखी आहेत पण हे तीन त्यापैकी तो सावळ्या रंगाचा आहे का नाही काळा सावळा त्याला आपण कृष्ण म्हणतो तो, तो। सगळ्यांना बाकीच्या ना काम सांग पण त्याला काम सांगू नकोस बर का तुला माहित नाही मला माहिती आहे अगं तू विष्णूचा अवतार आहे आपलं पूर्वजन्मीच भाग्य म्हणून तू इथे शिकायला आलाय तस बाकी सगळ्यांना काम सांग पण त्याला सांगू नको असं सा बजावून ठेवलो पण लहान असले तरी गोपालकृष्णच ते सगळ्यांना काम सांगतात आपल्याला ना सांगत नाही एक दिवशी गेले गुरुपत्नीकडे आई साहेब सगळ्यांना काम सांगतो पण मला सांगत नको आहे रे कामच नाही का तस नाही म्हटलं मला काम सांगितलंच पाहिजे आता आली का पंचायत हळूच त्याला एका बाजूला गुरुजींची तुझ्या आज्ञा आहे मला तुला काम सांगू नको तू विष्णूचा अवतार आहेस नाटकी भगवान नाटक फार लगुच डोळ्यात पाणी आणलं म्हटलं आई साहेब मी विष्णूच अवतारण हे काहीतरी त्यांनी सांगितलं सगळ्यांच्या बरोबर मला काम नको का सांगायला आणि समजा तुमच्या म्हणण्यावरून विष्णु विष्णू आहे असं धरून चालतो पण मी जर गुरुंची काम केलं तर दुसरं कोणी करणार नाही कृष्णाने कुठे काम केलं माहिती म्हणून लोकांना दाखवण्या करता तरी मला करायला नको का तुमच्या पायावर मला काही काम सांग आता जे गुरुपत्नी बोलायला ये ना त्यांच्या दे ते यायच्या आधी शिर का म्हटलं हो जा म्हटलं असं थोडी लाकडं घेऊन या आणि एकटा जाऊ नको बरं का बलराम तू सुधा बर तिघेजणी गेले क्षिप्रा नदी उज्जैनीतली गोष्ट क्षिप्रा नदीच्या तीरावर लाकडं आणायला म्हणून गेले त्यापैकी सुधा परत हाक मारली गुरुपत्नीने अरे म्हटले इकडे ये काय ते दोघे जण पुढे गेले सुद्धा मला अलीकडे बोला श्रीमंतांची मुलं लाकडं कधी तोंडीची सवय नाही तोडतील आणि आनशापोटी जर पाणी प्या तर पोटात दुखेल काय गुरुच्या आश्रमात असणार दरिद्र्यांचा आश्रम पण हे बघ हे तीन मोठी चणे देते ती घाना तीन हि खा आणि मग पाणी प्या बर असं त्याला सांगितलं त्याप्रमाणे ते पुढे गेले होते सुदामा लहान मागण्या निघाले ती चण्या हात मनात विचार केला काही नडलो तो, हे आता जे तीन मुठे, आहे त्या पैकी एक मुठ पच्छ्याची आहे आम्ही कुठलाही खाऊ आमची त्याप्रमाणे आपल्या स्वतःची मालकीची मूठ होती ती जी, जी, जी।, जी संपौरी खाऊन चणे नावाच खाद्य असं विचित्र आहे मला सांगतो शुक्रवार आठवा बालाजी भाजलेले असतात एवढ जेवण झाले पोट लंबो तर वितांबर तरी सुद्धा चणे पुढे ठेवणे की काय नको आहे आपण नको नको म्हणून म्हणत ते सोलायचे एक एक अव किलो किलो आणतो काय सांगायचं माकड खाद्य ती के, के। तो हो हो बर लागत आपलं एकदा असते बघा म्हणजे म्हणजे पटलं म्हणायच अस ते चव लागली आता काय म्हटलं एकच राहिली आहे काय एवढी न्यायती काय आणि काय काय खाल्ली निघालेत रस्त्यानं ते पुढे गेले होते हे मागणं एकटेच खात खात खात जाताना वाजताय कडकड आणि त्याच झाडावर गोपालकृष्ण बसले होते त्याने वरण झाक मारले औ सुनामा सुनामजी म्हटलं इथंच वाटत कटकन गेलं अरे म्हटलं कृष्णा इथंच आहेस नाही म्हटलं मी इथंच आहे पण दात का वाजत होते तुमचे अत्ता काय सांगायचं त्याच म्हटलंय कृष्ण असा आहे की दात थंडीचे दिवस अजून सुद्धा वाचत खोट आणखी खोटवर आणि शिवाय मी उठे कृष्ण शासना म्हणत यशस्मरण माझी मनात देव होणारे अरे हे सुरुवात लहानपणीच हे असा असतो तर कसं आहे बरं नाही पण काही बोलले नाहीत त्या वेळेला पुरावा कुठे लाकडं तुरडी घरी आली गुरुपत्नीने विचारलं ते यायच्यात आलात बर झालं पण हे बघा कृष्णा अरे बलोरामा, रामा मी दिलेलं खाऊन मग पाणी प्यालात, ना म्हटलं काय अरे म्हटलं चणे दिले होते म्हटलं हिरवेगा का पिवळे मला ठाऊक कोणी अरे म्हटलं सुदामासुदामाटलं अरे ह्या चणे म्हटलं सगळे म्हटलं मी थांले खोट आता कुठं खोट बोलते गोपालकृष्ण तिथून उभे होते दादा सुदामजी दादा आपण ब्राह्मण आहात वर्णानाम ब्राह्मण व गुरु तुमच्या बौलावर बौल ठेवून आम्ही वागायचंय अशा स्थितीमध्ये तुम्ही जर खोट बोलायला सुरुवात केली तर, तर आम्ही काय करायचो हे बरोबर आहे काय तुमचं वागण आम्ही तुम्हाला दादा कशाला म्हणतो आणि आपल्याला ठाऊ काय देवाचा भाग देवाला न देता तो कोणी स्वतःच खातो अठरा विश्वे दरिद्र भोगतो बोलून गेले खाड आता सुद्धा मला ते आठवलं त्यावेळेच ताडकन फवारी बांधून घेतली जरा जीभ आवडली नाही त्याचा परिणाम मी आता भोगतोय त्या परमेश्वराचा भाग मी त्याला न देता मीच खाल्ला त्याचे परिणाम भोगतोय दारिद्र्याचे आता कोणाला सांगतोस आणि जर समजा मी तिथे गेलो द्वारके मध्ये आणि तिथे त्यानं जरा असं माझ्याकडे बघितलं लहानपणी चणे चुरून खाणार आहतो ना सुधा म अरे आकलून जा, त्याला इथे ठेवू नका ताबडतोब त्याला आकलून जा, सोन्याची वीट जर चुरली विरली एखादी तर आणि असं जर म्हणाला तर आता मी मोठा झालोय मला ते लहानपणचं चूक आहे नक्की कळलंय अशा स्थितीत जर माझा कुणी अपमान झाला केला तर जीव देण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाही मला त्यापेक्षा जावं का न जावं जावं का न जावं असं वाटायला लाईल न जावं झालं चाला परत असं म्हणता म्हणता म्हणता मलाशी विचार केला म्हणता आता परत कशाला जायचं इथपर्यंत आलोय आता जर परत जायचं तरी सुद्धा तितकच अंतर आहे त्यापेक्षा मी त्याला ते त्याच दर्शन आला मी मुखेन काय होईल जास्तीत जास्त चोर म्हणेल पण चोर ठरलो तरी त्याच मुख तरी बघायला मिळेल ना बस पुष्कळ झाला आतापर्यंत जरी तरी ठरलो, आता चोरी ठरू इथे इतके जवळ आलोय तर आता त्याच दर्शन घेणार काय वाटेल ते थे थे हो असा निर्धार केला आणि आले झालं तितपर्यंत त्या विषयी सवा लाख सोनेरी पताका जैती बिजली चमके अस्वारका महाराज भगवंताची गोपाल कृष्णाची चौघडे वास्ता निरनियाळे सुगंध सडे शिंपलेले रांगोळ्या घातलेल्या असो ते नगर द्वारका त्याच्या विशी विषय होईल सवा लाख सोनेरी पताका जैसी बिजली चमके अस ती द्वारका महाराज भगवंताची गोपार कृष्णाची चौघडे वाचतात निरनियाळे सुगंध सडे शिंपलेले रांगोळ्या घातलेल्या असो ते नगर द्वारका त्याच्या विशी भाशी आला द्वारक पाल होते कोणी जाऊ शकत नव्हत श्रमी पाला द्वारका द्वार देशी उसोला जमे ग्रामीचे ग्रामवासी असे कोण कोठी आलेत तुम्ही त्यांनी ते अवतारून ते पंचांते काळा आणि ते सुरकुतलेलं सगळं मास नाही अस शिंडी भरपूर करते त्याला चेष्टेच्या स्वरातच का म्हटलं कुठले पाहुण चेष्टा असे कोण कोण ते पण खरं आवरलं यज्ञो भवित बघितलं हे आपल्या मालकाना खपत नाही ब्राह्मण आहे बेताना म्हटलं तुम्ही कुठले भरात आपण म्हणे कृष्णजीचे सखे बंधू आम्ही तुमचे मालक कोण त्यांचे आम्ही बंधू भाऊ भाऊ असे ऐकता हसलेलो कपाळ वजोला गेली कृष्णजीचे कपाळ असला भाऊ भेटला तर आमच्या कृष्णाला तर मोठ दिव्य झालं भाऊ बलराम भाऊ ते आहेत त्यामुळे आम्हाला ठेवले आणि तुम्ही कुठले भाऊ दुर्गाजी मी दुष्काळात सापडला भाव। धक्का आहे भाऊ भाऊचा धक्का का भाऊ का भाऊ लहानपणी दाखवाय का आला भाऊ तो पण हे वर काही बोलले ना माना असाय महाराज आपण उभे राहायचे आम्ही वर्दी देतो आज्ञा झाली म्हणजे ठीक मनात विचार करतात डोळे मिटलेले आता हा जाईल कृष्णाला सांगेल माझा पत्ता हिने विचारलेला आहेच कोण आला येऊन विचारल्यावर ते म्हणतील कि सुदामा सुदामा म्हटल्यावर त्याच्या ते लक्षात येईल आणि तिथून तो परत निरोप पाठविल कि तो सुदामा ना आला लक्षात लहानपणचा चोर चोर तो चणे चोरलेला त्याला नको इकडे गाव आठवण असा निरोप येणा याच ब्रामात ते तो उभे तो राहिले तोपर्यंत हे सगळे द्वारोपाल गेले भगवान जगदीश्वर बसला होता सुवासनावर सेवकाने येऊन सांगितलं महाराज विषयेपर्यंत एक ब्राह्मण आलाय ब्राह्मण परमेश्वर म्हणाले भगवान गोपालकृष्ण ब्राह्मण आलाय मनात शंका असा आहे की एक धागे असतात भक्ताचे मित्राचे प्रेमाचे धागे असतात तसा धागा होता त्यामुळे मनात देवाच्या असं आलं की तो सुगाम तर नसेल आला एखाद वेळाला खरे म्हटलं त्यानं आपलं गाव सांगितलंय का म्हटलं सांगितलंय गावाचं नाव त्याने सुगाम असं सांगितले तोच तोच काकली उडी नाव सांगितले का नावही सांगितलंय परमेश्वर म्हणाले भगवान गोपाळ तुमचं ब्राह्मण आलंय मनात शंका आली असं आहे की एक धागे असतात भक्ताचे मित्राचे प्रेमाचे धागे असतात तसा धागा होता त्यामुळे मनात देवाच्या असं आलं की तो सुनामा तर नसेल आला एखाद वेळाला खरे म्हटलं त्यानं आपलं गाव सांगितलंय आपलं सांगितलंय गावाचं नाव त्याने सुधाम पुरी असं सांगितले तोच तोच टाकली उडी नाव सांगितले का नाव ही सांगितलंय काय सुदामा तीन अक्षर कानात पडायच पडली फक्त आणि वाऱ्याचा सुद्धा वेग माग सारून पळतच सुटले तुलसीदास महाराज बघत होते आय प्रीती की बलिजाव सिंहासन अत्याच शले मिल नको सिंहासनावर उडी टाकून आपल्या गुरुबंधू ला भेटण्याकरता निघालेला हा गोपालकृष्ण किती दृष्ट काढावी यायची त्याप्रमाणे महाराज स्वारीजी निघाली धावत धावत धावत धावत आपण होऊनच तिथपर्यंत विशी वशीवर उभा राहिलेला तो ब्राह्मण डोळे तसेच मिटलेले आता सुद्धा मला त्या घालून त्या म्हणून निरो बीर तो मंजूळ हाक कानावर मंजूळ हा कानावर आली दादा औ दादा औ सुमजी दादा डोळे का मिटले बघा ना माझ्याकडे डोळे उडा या लेकरावर कृपा करा अमृतासारखे शब्द कानात पडले ती आली कुठून शे ताला टाळम मृदंगाची फुल आली कुठून डोळे उघडले आणि बघतात तो सजल नीर श्याम तनू नवरत्न खटित सवर्ण मुक शिरीपेच तुरावरी फलज विराजित तुटिलादक निटलास कस्तुरी तिलज केसरी गंग सांगितल्या भगवान सा भक्तांचा कायवारी तो कृष्ण समोर बघितला कृष्णा म्हणून ह्यांनी हाक मारली त्यांनी सुदामजी दादा हाक मारली किरासारखे दोघे जण धावत धावत सुटले यानी हात असे केलेले त्याने हात एक अद्वितीय अविस्मरणीय अशा तरीची ती भेट हे दादा म्हणून येतात आणि हे कृष्णा म्हणून धावत जातात जवळ जवळ जवळ जवळ जवळ आले परंतु चमत्कार एक असा झाला महाराज या गोष्टी मी सांगतो आपण सुनामाचा सा आख्यान पुष्कळ वेळा ऐकला असेल पण त्यातला मर्माचे भाग कुठे कुठे आहे तेवढे मी आपल्या बुडे ठेवतो जवळजवळ आले आता ह्यांनी भेटण्याकरता म्हणून हा पुढे केले होते पण परमेश्वराने तिसरच युक्ती काढली ते भेटले नाही जे गेले धावत धावत ते साष्टांग नमस्कार पायानच मिठी मारली अरे अरे अरे हे काय कृष्ण माझ्या पाया पडतोस तू उठ उठ दादा आपण अधिकारी आहात तुमच्या हृदयाशी हृदय भेडवण्या ऐत मी नाही लायक आपण वर्णानाम ब्राह्मणो गुरु सर्व श्रेष्ठ आहात तुमच्या छातीला छाती मी भी भिडवू शकत नाही माझं ठिकाण हे पायीची वाहन पायीवरी भक्ता करता श्री हरी कसं बोलतो कसं वागतो म्हणून तो देव ठरतो नाही तर मग मानवातून काय अर्थ राहिला असत माझी जागा ती नव्हे ब्राह्मणांच्या पायाविषयी माझी जागा आहे ब्राह्मणो मद दैवतम माझी जागा ही म्हणून पाय सोडली ना लाजला हो ब्राह्मण लाजला डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्यात अश्रूंच्या कृष्णा कवड थोर आहे तरी तू माझ्या पाया पडतोस एका दरिद्र्याच्या पाया पडतोस उठ असं करू नकोस उठ देठे यांच्या डोळ्यातला जो सुधानजीच्या डोळ्यातून जे पाणी चाललं होत त्याचा अभिषेक त्यांच्या डोक्यावर होत होता त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने त्या ब्राह्मणाचे पाय धुतले जात होते असा हा प्रसंग उठतच म्हणजे लगेच मराठा लक्ष द्यावं तो प्रसंग आमचे आलेले असतात तिथं वेळ नसतो माधवा योग्य तुला जर काय माधव योग्य तुला काय बोल किरे अरे वंदिती ब्रह्मादिक तुपा वंदिती ब्रह्मादिक जब तो तू मतली नहीं देव तुझा पयाव लोलन घता ब्रह्मदेवा सारे और तू पाया माध्याया शोप्त का तुला थे माधवा, तुलाधवा देवा ऊटे ऊ मला लाजू नकोस ऊट देव उठेन वंदि ब ब्रह्मावी कि पू तुझा उपकार तु मोठा युक्तिवाद होता अशा रुपायाने देऊणार नाही म्हणून हळू हे बघ कृष्णा माझ्यावर निदान उपकार करशील का अरे मी त्या सुकामपुरीहून चालत आलेलो आहे आणि तुझा पाय तु सुचल्यामुळे तुझ्या मुगुटा सुद्धा डोक्याचा भार पायाला सहन होत नाही रे जेवा माधबा अरे तुझा भार होते भार होते म्हणताना ना इलाज झाला महाराजांचा मुगाट्यानं उठले आपल्याला तस्ती होत असेल माझ्या पाया पडण्याने तर मात्र नागलाच आहे म्हणून मुख उठले उठल्या मारली मिठी झालं कडकडून पूर्वी म्हणे राम भारताची भेट झाली होती त्यानंतर ही दुसरी ऐतिहासिक भेट इतकी घट्ट मिठी अनंत जन्माची भेट झालेली ही देवाची आणि भक्ताची सुटणार नव्हती खर सांगायचं मी देवभक्ताची भेट कधी सुटती का सुटणार नव्हती पण सुटली नसती तर पुढचं कथानक बोन काय सांगितलं असत त्यामुळे सुटल हो। आणखी एक कारण म्हणजे दोघांच्याही डोळ्यात प्रभू तारी गळे पाणी चाललं होत दोघांच्याही प्रेमाश्रुती त्यामुळे पाणी इथं पडत होतो दोघांच्या मधी त्याचा परिणाम त्या ओलाव्याने ती जरा ढिली झाली म्हणून सुटली देवाला हाताला धरलं देवारी, दादा चला चला आणि आणलं हो राजवाड्यात आपल्या देवाचे परमित्र लहानपणीचे गुरु बंधू आले तेवढं नुसतं कळलं ही गर्दी राजवाड्या बघण्या भरून गेलो त्या भक्ताला बघण्याकरता आमच्या कृष्णाचे बंधू वाढे वा सिंहासनावर बसून भालदार आणि चोबदार जे होते त्यांना सांगितलं आजपासून तुम्हाला नोकरीवरून दुसरीकडे नेवण्यात आलेलं आहे यांचे जोपर्यंत दादा इच्छे आहेत तोपर्यंत त्यांचा तो भालदार आणि चोबदार मी काय देव म्हणतो बघा आणि स्वतः दादा असं या असे या असे याहून सिंहासनावर बसवलं आणि नुसतं बघितलं रुक्मिणीकडे सगळ्या बायका जमा झालेल्या होत्या रुक्मिणीकडे फक्त बघितलं लगेच ओळखलो नवऱ्याच्या मनातलं इंगित ओळखणं काही खुबी आहे ती साधन लगेच त्या लक्ष्मीने ओळखलं कि स्वारीला ब्राह्मणाचे पाय धुळेचे म्हणजे पाणी पाहिजे असलं पाहिजे त्याप्रमाणे तशाच लक्ष्मी रुक्मिणी दिवत धावत गेल्या सोन्याच्या कळशीतून पाणी आणतात परंतु एक भक्त कवी म्हणतो रुक्मिणीने पाणी आणण्यापूर्वी महाराजांचं असं झालं उतावीळ झाली ते पाय धुवायला पाणी गगरिया पाणी गगरिया प्रभू नयन केलसे पगत होण्याने आपण टाकले मागावून ते पाणी आणलं ते पाणी घातलं पाय स्वच्छ धुतले ब्राह्मणाचे दुता दुता का, चो चो ते पाय अशी जेव्हा हातात घेतले तेव्हा दिसून आलं पायाला मला काटे मोडले होते हो रक्त बंभार झाले होते चालत आल्यामुळे दादा म्हटलं पादत्राण नाही घातलं तुम्ही येताना पादत्राण नाही घालायचं का किती काटे मोडले तो त्याच ते वागणं बोलणं करणं ब्राह्मण इतका हावून होता काही सुचतच नव्हतं तरी पण झाला भानावर परिस्थितीची जाणीव झाली घ्यास बोलण्याने आणि सांगितलं सगळी मंडळी बसलेली बोलायचं तरी कस कान करतोस का इकडे हळूहळू कान पुढे केला आणि कानात सांगितले बस तू ज्याला दादा दादा म्हणतोस तू ज्याची एवढी पूजा करतोस त्या या तुझ्या दादाला एक महिना झाला अन्नाची ओळख नाहीये माझच राहायला कशाला विचारतो पण हे बघ हे मी सांगितलं याचा गैर अर्थ घेऊ नकोस बरं का हे माझं दैन्य करता नाही तू आणि मी काही दोन नाही म्हणून सांगितलं लोकांना मी सांगणार नाही चुकून सुद्धा पण तू आणि मी काही दोन आहे का म्हणून सांगितलं बरं का आता दुसरं याच्यात हेतू काही नाही मनात विचार करतात गोपाळ कृष्ण करता। वाहवा रे वाहवा काही जिद्द असा मला फार आवडतो अशा दारिद्र्य स्थितीत सुद्धा असं करणारा वागणारा मनात म्हणाले आता याला असा अनाथ ठेवायचा नाही सनाहात करून करत पाठवतो ठीक आहे आणि पाय धुतले पूजा केली प्राथमिक आणि सगळे लोक गिल्ला करायला आले आम्हाला दर्शन पाहिजे पाहिजे अरे मला गर्दी करून गोपालकृष्ण स्वत गर्दी करू नका महाराजांचं दर्शन होईल पण जरा झिराने घ्याल का नाही आणि असे करा अगोदर बायकांना दर्शन घेऊ द्या आभाला एक द्या आणि मग तू मला पुरुष स्वत देव व्यवस्था करत त्याप्रमाणे बायका, आता बायकामध्ये पहिल्यांदा दर्शन घ्यायला येणारी दुसरी कोण रुक्मिणी माता समोर जवळच प्रथमत आली काय रूप महालक्ष्मी ती प्रकाश पडला ब्राह्मण जिपला आल्याबरोबर मला सष्टांग नमस्कार घातला त्या ब्राह्मणला पायावर डोक दुसरा हेतू देवाचा होता आमच्या भक्ताना छळतेस नाही का नाग खरा त्याच्यापैकी असा जर हेतू होता काय करा मक्काच्या पायावर पडला ते बघितल्यानंतर हळूच विचारलं कृष्णा अरे अत्ता ज्यांनी पाया पडलं त्या कोण रे काय होय तुम्ही बघितलं नव्हतं कोण रे आता ही माझी बायको सांगता येईल ती सो मंडळी दादा बलराम दादा त्या ठिकाणी पण ते कसे सांगेल मर्यादा संबंध स्वतः वागणारे म्हटलं सुदामजी दादा हे जे मला विचारलोत ना आपण ते बलरामदा विचार कृष्णाचं वागणं आहे ते एकोणीसशे ऐशी सालातलं नव्हे मी एका ठिकाणी गेलो तिथ हकच मारली मालकाने माने या आत्मा म्हणाली आवे तुम्ही म्हटलं माले म्हणजे कोण होत म्हणत नाही का बरोबर आहे तुम्ही लग्नाला होता आमच्या आमचं माली चांगली माली आहे म्हटले हो आपलं नाव गुरुच नाव बायकोचं नाव थोरल्या मुलाचं नाव नसतं शास्त्राने सांगितलं पण इथं मारतात मी म्हणतो नवऱ्यानं बायको जाक मारली तर त्याच्या त्या पण दुसरीकडून नमुना शाम्या शाम्या फोन ते म्हणले आमच्या यजमानाला आम्ही असं म्हणतो नमुना नंबर टू दोन असं ह्या जगात विपरीत चाललं नाही आमचं काम पूर्वी कस होत हे सांगण्याचं आहे करायचं कस हे आपलं आहे आमचं काय म्हणणं नाही आणि तस म्हणणं करून मी जगू कसा शेकड काही म्हणणं नाही पण पूर्वी असं होत त्याप्रमाणे स्वारी म्हणाली गोपालकृष्ण दादा ना विचार बरं रामा अरे म्हटलं आता नमस्कार केल्या त्या कोण बरोबर सुधानजी दादा त्याच असं आहे की ज्यांनी नमस्कार केला त्या आपल्या कृष्णाचं कुटुंब अस वा रे वा कृष्णा भाग्यवानच यात अरे अरे लक्ष्मी सारखी दिसते की रे सारखी कशाला प्रत्यक्षच आहे की काय जोडाशी बघतोय वा रे वा तरी म्हटलंच कि तू आणि मी एकाच एक ठिकाणी विद्या शिकलेलो हकाच गुरुकडे एकाच ठिकाणी शिकलेलो आणि तू एवढा भाग्यवान आणि अनिल ते त्याचं कारण खरं सांगू तिच्या पायात लक्ष्मी आहे सांगतात असून रुक्मिणी मातोश्री जरा बाजूला सांगतात त्यांचं काम येत अष्टपुत्रा सौ भावती पुत्रपा पुत्र पुत्र भाऊ ब्राह्मणाचा आशीर्वाद तीही तशीच ती काही साधी होती काय कृष्णा ही कोण रे म्हटलं बलराम बलराम आता नमस्कार केलाय तर कोण म्हटलं ते कृष्णाचं कुटुंब आणि म्हटलं मागाच नाही म्हटलं हे सुद्धा मग दो दोन बायत आहेत काय कृष्णा काहीच <laughs> माहिती नव्हतं हो बलराम म्हणाले दोन काही ठोक नाही याला बिचाराला डर तो आगेच आहे दोनावर आत्ताशी कुठं आले कृष्णा अरे दोन बायका म्हणजे काय आहे ह्या तुला काही हरकत नाही अधिक आहे चांगला आहे तुला चाले असं म्हणतात तो कालिंदी नमस्कार कृष्णा चालूच शेवटी बलरामाने सांगितलं सुनामजी दादा इथून पुढे नमस्कार करायला जी बाई येईल त्यात श्री कृष्णाची नव्हे असं म्हणेपर्यंत तुम्ही नुसता आशीर्वाद द्या <laughs> अरे म्हणजे मग किती आहेत किती बोलण्यात वेळ ठेवलो म्हणून